पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण त्रेसष्टावे मतपरिवर्तन की सक्ती सोळा वर्षापूर्वी हिंदुस्थानच्या मनावर आपल्या अहिंसा तत्वाचा ठसा गांधीजींनी उमटविला तेव्हापासून हिंदुस्थानच्या भूमीवर या तत्वाचे वर्चस्व कायम राहिले असून अजांतपणाने पण आवडीने या तत्वाचा पुनरुच्चार अनेक लोकांनी केलिला आह काहींनी खूप विवेक करून नंतर त्याचा संपूर्णता अथवा अंशता स्वीकार केला तर काहींनी त्याची उघडउघड टवाळी केली आमच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनामधवांनी पुष्कळच कामगिरी बजावली असून जगाचे लक्षही बऱ्याच अंशी आपल्याकडे वेधून घेतव अर्थातच तर्थ मानवी मता इतक पुरातन आह तथापि राजकीय व सामाजिक चळवळीसाठी त्याचा विस्तृत प्रमाणावर उपयोग करून घेणारी गांधीजी ही पहिलीच व्यक्ती असावी पूर्वीच्या काळात या तत्वाचा व्याप व्यक्तिपुरताच राहिल्यामुळे त्याला मुख्यतः धार्मिक स्वरूप प्राप्त झाले होते विस्तृत अशा सामाजिक प्रश्नांशी अथवा बदलत्या सामाजिक परिस्थितीशी व्यवहार करताना त्याचा उपयोग करण्याची कल्पना कधीच उद्भवली नाही अन्यायपूर्ण व विषमतापूर्ण सामाजस्थितीजवळजवळ मान्य करूनच सर्व व्यवहार चालतात या वैयक्तिक ध्येयाला सामाजिक ध्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला राजकीय त्याचप्रमाणे सामाजिक स्थित्यंतरेही त्यांना घडवून आणावायची होती आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवूनच अधिक विस्तृत व सर्वस्वी अशा क्षेत्रात त्यांनी अहिंसा तत्वाला बुद्धीपुरस्कर प्रयोग करून पाहिला ज्यांना मानवी परिस्थितीत व जीवनात अमूलाग्र फरक घडवून आणावायचे असतील त्यांना समाजामध्ये खळबळ उत्पन्न करावीच लागते खळबळ उडवण्याची साधने दोन एक हिंसेने दुसरे अहिंसेचे हिंसेचे दडपण शरीरास बासमान होत असते आणि हिंसेला बळी पडणारी व्यक्ती हिंसेच्या साधनाने जशी दडपली जाते त्याचप्रमाणे ते साधन वापरणारी व्यक्तीही अधोगतीला पोचते परंतु उपवासासारख्या आत्मक्लेशाने आणलेल्या अहिंसेच्या दडपणाचे कार्य अगदी निराळ्याच पद्धतीने होत असते त्यामुळे शरीराला इजा न पोचता उलट ज्या व्यक्तीविरुद्ध ते वापरण्यात येते त्या व्यक्तीची नीतीमत्ता अहिंसेच्या सहवासाने अधिक दृढ होत जाते अहिंसेची कल्पना हिंदू विचारसरणीशी काही अंशी जुळती असल्यामुळे बाह्यात करीतरी राष्ट्राकडून मोठ्या उत्साहाने तिचा स्वीकार करण्यात आला तिची मुळे किती पसरलेली असतात याची कल्पना फारच थोड्यांना आली असेल ज्या थोड्या लोकांना त्याची जाणीव झाली होती त्यांचे देखील विचार संदिग्धच होते श्रद्धा आणि प्रत्यक्षकार्य यांचाच आसरा त्यांनी घेतला पण कार्यक्रमाचा जोर ढिला पडल्यावर काही लोकांच्या मनात असंख्य प्रश्न उद्भवून त्याची समाधानकारक उत्तरे द्विफार कठीण झाले राजकारणातील नजिकचा कार्यक्रम त्या प्रश्नांच्या योगाने बाधित होणार नव्हता पण अहिंसामय प्रतिकाराच्या मागे असलेल्या एकंदर तत्वज्ञानासंबंधीच त्या प्रश्नांच्याद्वारा शंका उपस्थित करण्यात आल्या राजकीयदृष्ट्या के विचार केला तर अहिंसामय चव्वळ सा अद्याप पोहोत यशस्वी झालेली नाही कारण हिंदुस्थानच्या बहुतांचे साम्राज्यशाहीची पाश पूर्वीप्रमाणेच बळकट आहे सामाजिक दृष्टीने पाहिले तर अमूलाग्रस्थित्यंतराचे ध्येयही तिने मान्य केलेले नाही तथापि थोडी देखील सूक्ष्मदृष्टी असणाऱ्या माणसास अहिंसेच्या योगाने हो हिंदुस्थानातील लक्षावधी लोकांत केवढा पालन झालेलं आहे ते दिसण्यासारखे ते आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये शील सामर्थ्य आणि आत्मविश्वास यांचा परिपूर्ण ज्यांच्या सहाय्याशिवाय राजकीय वा सामाजिक कोणतीही प्रगती साध्य करणे किंवा सांभाळणे शक्य होणार नाही अशाच या बहुमोल भावना आहेत पण हा फायदा अहिंसेमुळे झाला की लढ्यामुळे झाला ते ठरविणे फार कठीण आहे अनेक राष्ट्रांचा अनेक प्रसंगी हिंसेमय लढेलडूनही असा फायदा झालेला दिसतो परंतु माझ्या मते अहिंसामय पद्धतीमुळे आमचा अमौलिक असा फायदा झालेला आहे असं छातीटोकपणे सांगता येईल त्यामुळे समाजात खळबळ उडवता आली हे निश्वित अर्थातच खळबळीला परिस्थितीची मूलभूत कारणेसुद्धा होतीच पण क्रांतिकारक फेरबदल होण्यापूर्वी जनतेमध्ये ज्या प्रक्रिया व्हाव्या लागतात त्या झपाट्याने घडवून आणण्याच्या कामी अहिंसा पद्धतीचा उपयोग झाला आहे हा एक मुद्दा अहिंसेच्या वतीने म्हणता येईल पण त्यामुळे सर्व शंकांचा परिहार होत नाही दुर्दैव असे की शंकांचे समाधान करण्याच्या कामी आपल्याला गांधीजींचे सहाय्य मिळण्यासारखे नाही या विषयावर असंख्य वेळा ते बोलले आहेत व त्यांनी लेख लिहिले आहेत परंतु माझ्या माहितीप्रमाणे तात्विक व शास्त्रीय दृष्टीने अहिंसा पद्धतीची सांगोपांग मांडणी गांधीजींनी जाहीररीत्या केलेली नाही साध्यापेक्षा साधनांचे महत्व अधिक आहे जबरदस्तीपेक्षा मतपरिवर्तन बरे वगैरे मुद्द्यांवर गांधीजींचा विशेष भर असतो अहिंसा म्हणजे सत्य आदी करून सर्व प्रकारच्या मंगल गोष्टी असे मानण्याची वृत्ती आढळून येत गांधीजी तर या गोष्टीजणो काही एक रुपच आहेत, अशा रीतीन बोलत असतात या मताशी ज्यांचे पटणार नाही तिवडक लोकांच्या कक्षबायाच असून नीतीधर्माची विपक्षीय आह अस समजण्याची वृत्तीही दृष्टोत्पत्तीला यत् गांधीजींच्या काही शिष्यांच्या ठिकाणी याच वृत्तीला सात्विक अहंकाराचे स्वरूप प्राप्त झाल आमच्यापैकी ज्या माणसांच्या भाग्यात अशा प्रकारच्या श्रद्धेशी देणे लिहिलेले नाही त्यांच्या मनाला अनेक शंकांमुळे पीडा होते तात्कालिक गरजांशी त्या शंकांचा संबंध येतो असे नाही पण तत्वज्ञान हे व्यक्तिदृष्ट्या नैतिक समाजदृष्ट्या परिणामकारक व सुसंगत असावे अशी इच्छा मनात उद्भवणारच अशा शंकांच्या तावडीतून मी मुक्त झालेला नाही आणि व्यक्ती व समष्टीदृष्ट्या समाधानकारक असा मार्गही मला सापडलेला नाही हिंसेबद्दल मला अत्यंत तिटकरा असला तरी माझ्या रोमारोमात हिंसा भरलेली असून कळत नकळत माझ्या हातून पुष्कळ वेळा सक्तीही होते पण आपल्या जीवलक सहकार्यांच्या व निष्ठावंत अनुयायांच्या मताचा भुगाव उडवून टाकणाऱ्या गांधीजींच्या मानसिक सक्तीपेक्षा अधिक सक्ती ती कोणती परंतु खरा प्रश्न असा आहे की अहिंसेचा हा व्यक्तिगत राष्ट्राला अगर सामाजिक घटना नीटपण पाळता येईल काय त्यासाठी मानवसमूहाच्या समूहप्रेमाच्या प्रेमाचा सदाजनाच्या अतिशय उन्नत अशा पाळीवर जाण आवश्यक आह अखिल मानवजातीचा दर्जा या पदवीला नऊन वयमनस्य हिनवृत्ती आणि स्वार्थ या वावरांचा विमोड करावायचा हस्पष्ट अस अंतिम ध्वय होय अखेरीस कधी काळी तरी हे साध्य होईल किंवा नाही हा प्रश्न विवाद्य पण तशी आशा मनाला नसेल तर जीवन म्हणजे वेळप्याचा वाचाटपणा ठरून आवेश मोठा पण पुरुषार्थाच्या नावाने आळे असा प्रकार होईल पण ध्येय साधनाकरता अवश्य ते गुण पैदा करणे ज्यामुळे अशक्य होत आहे इतकेच नवे. तर हरेक प्रकारची विरोधी भावना जोपासली जात आहे असे प्रतिबंध ध्यानात न घेताच आम्ही त्या गुणांच्या प्रसारासाठी मतप्रतिपादन करीत बसावे काय प्रथम हे मारक प्रतिबंधाचे रान, दूर करून प्रेम सौंदर्य आणि सत्प्रवृत्ती यांची वाढ होण्याकरता योग्य ते वातावरण निर्माण करण्याची खटपट आम्ही करावयास नको का की आम्हाला ही दोन्ही कार्य एकाचवेळी उरकता येतील आणि अशी शंका उद्भवते की अहिंसा आणि हिंसा अंतकरण पालन आणि सक्ती यांच्यातील भेद इतका स्पष्ट असतोच खोटे पुष्कळदा शारीरिक जुल्मापेक्षा नैतिक शासन हेच भयंकर जबरदस्त ठरते आणि अहिंसा म्हणजेच सत्य हे तरी खरे आहे का सत्य म्हणजे काय या पुरातन प्रश्नाला हजारो उत्तरे मिळाली असली तरी अद्याप तो प्रश्न अनिर्णितच राहिलि आहे। सत्याचे स्वरुप कसही असले तरी अहिंसि एक आहे असे असता येणार नाही हिंसा अनिष्ट असेल पण ती स्वभावत अनितिमय आहा असव्ञिंसि बहुत रंग आह बहुत प्रकार आह आणि पुष्कळदा कोणत्यातरी अधिक अनिष्ट गोष्टींपेक्षा हिंसाबरी असतंडता भीती दास्यवग्रि वृत्तीपक्षा हिंसावृत्ती बरी अस मत गांधीजींनीच व्यक्त क्लिआहे ही यादी आणखी सुंदा लांबवता आता हे खरे की हिंसेची सांगड नेहमी वयमनस्याशी घालण्यात येत असते पण शास्त्रीय चर्चा करताना तसा आग्रह धरण्याचे कारण नाही सदहूने हिंसाकर्म करणे ही कल्पना बुद्धिगम्य आहे आणि अशी सदहू प्रेरित हिंसा कधीही अनितीमय असणे शक्य नाही कोणतीही गोष्ट धर्म्य अथवा नीतीयुक्त आहे की नाही हे ठरवावयाचा धर्मकाटा म्हणजे सदसद्हेतू हाच असणार तेव्हा हिंसा ही जरी पुष्कळदा नैतिकदृष्ट्या असमर्थनीय अतिएव भयंकर ठरत असली तरी नियमिती तशीच असली पाहिजे असे नाही कलह हो व हिंसा यांनी सगळे जीवन परिपूर्ण असे आहे हिंसेने हिंसा वाढत असल्यामुळे हिंसेने नायनाट करता येणार नाही हे तत्वबरोबर आहे असे वाटते परंतु हिंसा सर्वस्वी वर्जावयाचे धोरण अकारणात्मक आणि साक्षात जीवनाला सोडून आहे हिंसा म्हणजे आधुनिक शासन संस्था आणि समाज रचना यांचा प्राण शासन संस्थेच्या हाती दंड साधन नसेल तर कर वसूल होणार नाहीत जमीनदारांना खंड मिळणार नाही आणि मालकी जाही बुजवारा उडल खाजगी मालकीच्या वस्तूवर इतरजण अधिकार सांगू लागले तर शस्त्रबळाचा उपयोग करून कायदा त्यांना पायबंद घालतो आक्रमणात्मक आणि संरक्षणात्मक हिंसेची साधने आहेत म्हणूनच शासनसंस्थेचे राष्ट्रीय स्वरूप टिकले आहे गांधीजींची अहिंसा ही संपूर्णतया अकारणात्मक नाही कारण ती प्रतिकार नाही तिचे स्वरूप अहिंसामय प्रतिकाराची म्हणजे अक्रियात्मक वृत्तीपेक्षा अगदी निराळे क्रियात्मक असे असून कार्याची ती एक गतिमान अथवा सवेग पद्धती आहे यथास्थितीचा नेबळेपणाने स्वीकार करणाऱ्या लोकांना ही अहिंसा झेपणार नाही समाजात खळबळ उडवण्यासाठी व सद्यस्थिती पालटण्यासाठीच अहिंसेच उपकरण बनविण्यात आल मत परिवर्तनाचा अहिंसेच्या मूळाशी असला तरी प्रत्यक्ष व्यवहारात सक्तीच्या जबरदस्त साधनांप्रमाणेच तिचा उपयोग झालो आहा इतकेच की या सक्तीचे स्वरूप अत्यंत सभ्य आणि कमालीचे अनश्लील असे होते वस्तुता गांधीजींना सुद्धा प्रारंभीच्या लेखातून भाग पाडणे असे शब्द वापरलेले आहेत ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे पंजाबातील लष्करी कायद्याबाबत एकोणीशे साली व्हायुसरायंनी केलेल्या भाषणावर टीका करताना ते लिहिता कायदे मंडळाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्हाईसरायनी केलेल्या भाषणात प्रतिबिंबत झालेली मनोवृत्ती अशा प्रकारची आहे की व्हाईसरायशी अथवा त्यांच्या सरकारशी संबंध ठेवणे स्वाभिमानी माणसाला अशक्य भावे। दुःख निवारण करण्याची सरकारची मुळीच इच्छा नाही हाच पंजाब प्रकरणी केलेल्या विधानांचा अर्थ आहे नाकासमोर दिसत असलेल्या प्रश्नाकडे आम्ही सर लक्ष केंद्रीत करावी अशी त्यांची इच्छा आहे पण पंजाब प्रकरणाबाबत सरकारला पश्चाताप व्यक्त करण्यास भाग पाडणे हाच आम्हाला जिवाळ्याचा प्रश्न वाटतो व्हायसराच्या भाषणात पश्चातापाचा मागमूसई नाही उलट टीकाकरांना उत्तर देण्याचा मोह मी आवर्ता घेतो असं लाडसाहेब म्हणतात याचा मतितार्थ असा की हिंदुस्तानच्या प्रतिष्ठेशी संबंध अशा अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरील त्यांची मते होती तशीच राहिली आहेत मी हे प्रश्न निर्णयासाठी इतिहासाकडे सोपवतो असे ते सांगतात माझ्या समजुतीने असल्या भाषेमुळे हिंदी लोकांची मने अधिकच भडकण्याचा संभव आहे ज्यांचे दिंडोडे निघाले आणि जबाबदारीच्या आणि विश्वासाच्या जागांवर काम करण्याची आपली नालायकी ज्यांनी भरमाप सिद्ध केलेली आहे अशा अधिकाऱ्यांच्या टाचांखाली ज्यांचा अद्याप चिंतामेंदा होत आहे त्यांचे कोणतेही तितिहासाने त्यांच्या बाजूचा निर्णय दिला म्हणून साधारण आहे पंजाब प्रकरणी न्याय करण्याचे नाकारून उलट सहकार्य करा अशी भाषा उच्चारणे हा सौम्य शब्दात बोलावायचे तर शुद्ध ढोंगीपणा आहे हिंसेच्या सहाय्यानेच शासन संस्था चालतात ही गोष्ट कुविख्यातच आहे आणि हिंसा म्हणजे सैन्याकडून होणारी उघड हिंसाच नव्हे तिच्याहून अतिभयानक आणि अतिसूक्ष्म अशी टेहा चहाडखोर आगलावे वगैरेकडून व फसव्या मतप्रचाराच्या वृत्तपत्रांच्या रुढींच्या आर्थिक आपत्तीच्या व उपासमारीच्याद्वारा आणि शिक्षण संस्थांच्या मदतीने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरितीने होणारी हिंसा राष्ट्रा राष्ट्रांच्या संबंधात हरदरेच्या खोट्या कंड्या आ आणि दंगलबाजी ही न्याय आहेत असे समजूनच शांततेच्या काळातही व्यवहार चालत असतात युद्धकाळी तर अशा गोष्टींना उतर येतो तीन शतकांपूर्वी सर हेनरी ओटन नावाच्या ब्रिटिश वकिलाने तो स्वतः कवी होता परराष्ट्रीय वकिलाची व्याख्या केली होती ती अशी स्वदेशाच्या कल्याणासाठी बाहेरच्या देशात खोटे बोलण्याकरता पाठवलेला प्रामाणिक माणूस म्हणजे वकील सध्या वकिलांबरोबर सहकारी म्हणून लष्कर आरमार आणि व्यापार या विषयातील तज्ज्ञ ठेवलेले असतात त्यांचा मुख्य उद्योग म्हणजे त्या देशाची टिळणी करणे त्यांच्या पाठीशी हेर खात्याचे प्रचंड यंत्र काम करीतच असते शांततेच्या काळात अशा गोष्टी चालू असणे अनिष्ट वाटले तरी युद्ध सुरु झाल्याबरोबर त्यांना अपरंपरामत्व प्राप्त होऊन हेर खात्याचे संहार्ग सगळ्या दिशांना पसरत जाते गेल्या महायुद्धाच्या काळी पिकवण्यात आलेल्या कंड्या व खोट्या मतप्रचारासाठी व हेर खात्यासाठी झालेला खर्च यांच्याबद्दलची माहिती आता वाचली की माणूस बुद्ध होतो पण सध्याची शांतता दोन युद्धातील सुटीच्या वेळेप्रमाणे किंवा तयारीच्या मुदतीप्रमाणे आहे आर्थिक व इतर क्षेत्रातील झुंज शांततेच्या काळातही चालू आहेच जीत आणि जेते साम्राज्यवादी राष्ट्रे आणि त्यांच्या वसाहती पिरणारे वर्ग आणि पिळले जाणारे वर्ग या दोन्दात अव्याहत झगडा झालेला दिसतो हिंसा आणि असत्य यांनी गजबजलेले युद्धकालीन वातावरण शांततेच्या समजण्यात येणाऱ्या काळातही काही प्रमाणात विद्यमान असते आणि लष्करी व मुल्की अधिकाऱ्यांना वेळोवत आला तर उपयोगी पडणारे शिक्षणही त्याचवेळी देण्यात येत असते सैनिकांची युद्धोपयोगी चोपडी या ग्रंथात लॉर्ड उल्सले यांनी म्हटले आहे की सर्वात उत्तम धोरण म्हणजे सचोटी सत्यमेव जयते वगैरे वचने नियमी जीवागरी असू द्यावी ही गोंडस वाक्ये लहान मुलांना शिकवा वयस ठीक आहेत पण त्याचा उपयोग युद्धाच्या वेळी कोणी करू म्हणाले तर त्यांनी आपली तलवार कायमचे मॅन करावी हे उत्तम राष्ट्र राष्ट्रांशी व वर्ग वर्गांशी भिडत असता अहिंसा व सत्य यांना वाव सापडणे अशक्य आहे आपल्या हातातील सत्ता व हक्क मुठीत ठेवता यावेत आणि जित लोकांना विकासाची संधी मिळू नये यासाठी अधिकारारूढ राष्ट्रांना आणि गटांना हिंसा दडपशाही व असत्य यांचा उपयोग करावाच लागणार जनमत जागृत होऊन त्याला या जगण्याची व दडपशाहीचे विकराळ स्वरूप समजून आले म्हणजे मग हिंसाकताची सौम्य होण्याचा संभव आहे पण वस्तुस्थिती पाहू गेले तर उलट अनुभव येतो वर्तमान समाजघटनेच्या प्रतिकाराला जसजसे बळ चढत आहे तसतशी हिंसादेखील अधिक प्रमाणात होऊ लागली आहिंसायता सौम्य झाली असली तरी ती अधिक सूक्ष्म व भयावह होत आहे बुद्धी वाढली धर्मप्रसार झाला नीती समजली तरीही हिंसेच्या वृत्तीला कोणत्याही प्रकारे आळा पडलेला नाही व्यक्तीची उन्नती होऊन त्या मनश्यजातीला भूषणभूत झाले आहेत आणि अशा उच्च दर्जाच्या व्यक्तींची संख्या देखील जगातपूर्वीहून अधिक वाढली आहे हा एकंदर समाज अधिक उन्नत झाला असून पाशवी व असंस्कृत विकारांचे नियंत्रण करण्याचे प्रयत्न तो थोड्याफार प्रमाणात करू लागलेला आहे ला परंतु समूहाचे वर्तन पाहिले तर फारशी सुधारणा झाल्याची आढळून येत नाही मानव स्वतः सुसंस्कृत बनत असता आपल्या वैयक्तिक राांती भानांची व आकांक्षांची अडग, त्यांनी जणो काही जमाची ज्या कुटाऱ्यात भरली नैतिकदृष्ट्या दुय्यमप्रतीची मानसेच हिंसाक्रमाकडे आकृष्ट होत असल्यामुळे अशा हिंसा संपन्न समूहांचे नेतृत्व समाजातील सर्वोत्कृष्ट स्त्रीपुरुषांकडे क्वचितच येते हिंसेचे हीन प्रकार नष्ट करता येतील असे गृहीत धरले तरीही शासन संस्थेत व समाज जीवनात थोड्यातरी सक्तीची जरुरी भासणारच ही गोष्ट दृष्ट्याड होता कामा नये सामाजिक जीवनाच्या धारणेसाठी कोणत्यातरी प्रकारची शासन व्यवस्था लागणारच आणि अधिकारपदस्थ व्यक्तीला स्वभावता स्वार्थी अथवा समाजविभागातक अशाच्या व्यक्तिगत व समूहगत प्रवृत्ती असतील तर नियंत्रित अथवा निकामी करणे भाग पडणारच अशा प्रसंगी अधिकारी आवश्यक असेल त्यापेक्षा जास्त जबरदस्ती करीत असतात कारण सत्ता हाती आली की माणसाला काही विसरतो तात्पर्य असे की राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपूर्णपणे स्वार्थी व समाजहित तत्पर अशी होईपर्यंत अधिकारी स्वतः स्वातंत्र्याचे कितीही बोगते आणि जुलमाचे दुश्मन असले तरी नाठाळ व्यक्तींच्या मानेभूती त्यांना दावे घालावेच लागेल व आक्रमण करणाऱ्या लोभी परकीय लोकांनाही सक्तीने परतावे लागेल म्हणजेच स्वरक्षणासाठी टोल्यास टोला हाणावा गेल, जगाचे एक राष्ट्र झाले तरच स्वसंरक्षणाची जरुरी उरणार नाही अशा प्रकारे परचक्र निवारण आणि अंतर्गत एकी या करता दंडशक्तीची आवश्यकता आहे असे ठरल्यावर मर्यादा घालावायची ती कोठे आणि नीतीशास्त्रांनी ही सवलत एकदा का राज्यशास्त्राला दिली आणि समाजधारणेसाठी दंडाची आवश्यकता आहे असे मान्य केले की मग हिंसायुक्त व अहिंसायुक्त सक्ती अथवा सरकारने योजलेली सक्ती आणि क्रांतिकारकांनी योजलेली सक्ती अशी निसंदिग्ध विभागणी करता येणे शक्य नाही ही गोष्ट नेभूर यांनी आपल्या पुस्तकात दाखवून दिलेली आहे या अपरिपूर्ण जगात परराष्ट्राकडून झालेल्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय शासन संस्थेला शक्तीचा उपयोग करावा लागेल ही गोष्ट गांधीजी मान्य करतील अशी माझी कल्पना आहे अर्थात गांधीजींच्या मताबद्दल मला निर्वाळा देता येणार नाही शेजारच्या व इतर राष्ट्रांबरोबर सरकारने शांततेचे व मित्रत्वाचे धोरण ठेवावे हे योग्य असले तरी हल्ला होणारच नाही असे समजून चालणेमूर्खपणाचे होईल निरनिराळ वर्गांचे व गटांचे काही अधिकार व हक्क हिरावून घेणारे व क्रिया स्वातंत्र्याला मर्यादा घडवून देणारे सक्तीचे कायदे देखील सरकारला करावे लागतील कायदा म्हटला की त्यात सक्ती आलीच कराचीच्या ठरावामधे असे शब्द आहेत की जनतेची पिळवणूक बंद व्हावी म्हणून राजकीय स्वातंत्र्यात लक्षावधी उपाशी लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्याचाही समावेश करणे जरूर आहे हे, हे इष्ट व्यवहारात उतरायचे असेल तर कनिष्ठ वर्गासाठी वरिष्ठ वर्गाला आपल्या बऱ्याचशा हक्कांचा त्याग करणे भाग आहे काम करण्याना उदरनिर्वाहापुरती मजुरी आणि इतर अनेक सवलती मिळाल्या पाहिजेत संपत्तीवर जादा कर बसवले पाहिजेत महत्वाच्या खाणी आगगाड्या जलमार्ग समुद्रावरील व वा इतर वाहतुकीचे साधने यावर सरकारचे नियंत्रण असाव या गोष्टी सरकारच्या मालकीच्या असाव्या असंही त्यात म्हटल आह मादक पिया नववस्तूंना सर्वस्वी मंजाव करण्यात यावा असंही कलमत्या ठरावात आहच या सर्व गोष्टींविरुद्ध अनेक लोक आक्षिन उठतील बहुसंख्य लोकांच्या मताला ते कदाचित मान्यता देतील परंतु त्या अमान्यतेचे परिणाम काय होतील याची कल्पना आल्यामुळेच ती देण्यात येईल म्हणजे अल्पसंख्येवर बहुसंख्येची होणारी सक्ती हाच लोकशाहीचा अर्थ ठरला माळाकी हक्कांना बाद आणणारे अथवा त्यांचे बहुतांशी उच्चाटन करणारे कायदे बहुसंख्येने मान्य केले तर सक्ती केली अशी ओरड बहुसंख्य लोकांविरुद्ध करता येईल काय खासच नाही कारण लोकशाहीतील सर्वच कायदे अशा रीतीने मंजूर करण्यात येत असतात तेव्हा सक्ती होते म्हणून आक्षेप घेता येणार नाही बहुसंख्येचे वर्तन चुकीचे अथवा अनैतिक होते असे मात्र म्हणता येईल मग असा प्रश्न उद्भवतो बहु की बहुसंख्येने केलेल्या कायद्यामुळे एखाद्या नीतीतत्वाचे उल्लंघन झाले की काय आणि हे ठरवायचे कोणी स्वतःच्या हिताला मानवेल असा अर्थनितीशास्त्रातून काढण्याची मुभा व्यक्तीला किंवा काही व्यक्तींना एकंदर समाजावर भयाव असे अधिकार गाजवता येत असल्यामुळे खाजगी मालमत्ता ही अहितकारक आहे असे मी स्वतः मानतो समष्टीपेक्षा व्यक्तीचेच अहित जास्त प्रमाणात करणाऱ्या दारूपेक्षा देखील सर्व समाजाचे अहित करणारी खाजगी मालमत्ता माझ्या मते जास्त अनैतिक आहे अहिंसेवर आपली श्रद्धा आहे असे मानणारे काही लोक मला सांगतात की मालकांच्या संमतीशिवाय खाजगी मालमत्तेचे राष्ट्रीयकरण करणे जुलमाचे असल्यामुळे अहिसा तत्वाला सोडून आहे कुळाखडून खंड वसूल करून घेण्यासाठी सरकारी मदत मागताना ज्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा किंतू येत नाही अशा मोठमोठ्या जमीनदारांनी आणि आपल्या हद्दीतील स्वतंत्र कामगार संघांची पाळीमुळे खणून काढणाऱ्या अनेक गिरणी मालकांनी देखील हेच तत्वज्ञान मला पाजण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या विशिष्ट पद्धतीमुळे बहुसंख्य लोकांना हाल सोसावे लागतात त्यांना तिच्यात बदल हवा आहे गोष्ट पुरेशी न मानता समाज पालटल्यामुळे ज्यांच्या स्वार्थाला धक्का पोहोचणार आहे त्यांचीच म्हणे वळवा असे सांगण्यात येते अत्यंत आवश्यक अशा समाजस्थित्यंतराचा मार्ग सुद्धा अडवून धरणे मुडभर लोकांना शक्य होते ते यामुळेच आर्थिक हितसंबंधानुसार गटांचे आणि वर्गांचे राजकारण बरत जाते असेच इतिहासाचे रोखणे तात्पर्य आहे बुद्धी अथवा नीती यांना आर्थिक हितसंबंधावर मात करता येत नाही व्यक्तीचे अंतकरण पालटता आपले खास अधिकार काही व्यक्ती सोडूनही देतील पण वर्ग अथवा संघ असे कधीही करणार नाहीत सत्ताधारी व अधिकारूढ वर्गाचे मन वळवून त्याला आपल्या अधिकाराचा व आपल्या अन्याय हक्कांचा त्याग करण्यास उद्युक्त करण्याचे आतापर्यंतचे प्रयत्न फसलेले आहेत आणि इतपर असले प्रयत्न यशस्वी होतील असे मानण्यात जागा दिसत नाही हे सत्य नेहूळ यांनी आपल्या पुस्तकात विषय केले आहे ते म्हणतात कोणत्याही सामाजिक परिस्थितीत बुद्धीचा उपयोग हितसंबंधाचे रक्षण करण्याकडेच अंशता होत असल्यामुळे हो समाजामध्ये केवळ नीतीच्या अथवा अडवणीच्या जोरावर न्याय प्रस्थापित करता येणार नाही कलह हा क्रमप्राप्त आहे आणि असा कलह उपस्थित होईल तेव्हा सामर्थ्याचा प्रतिकार सामर्थ्यानेच केला पाहिजे तेव्हा वर्गाचे अथवा राष्ट्राचे मतपरिवर्तन करून अगर बौद्धिक वादविवादाने आपले मत पटवून आणि न्यायबुद्धीची करुणा वाकून कल हाचा उपशम करू म्हणणे म्हणजे आपल्याच डोळ्यात धूळ फेक करण्यासारखे आहे सक्तीच्या स्वरूपाचे परिणामकारक दडपण आणल्याशिवाय सत्ताधिष्ठीत साम्राज्यवादी राष्ट्र एखाद्या देशावरील आपल्या वर्चस्वाचा न्यास करील अथवा एकदा वर्ग आपले पद व अधिकार यांच्यावर तुष्टीपत्र ठेवण्यास तयार होईल अशी कल्पना करून घेणे हा शुद्ध भ्रम होय अशा तऱ्हेचे दडपण गांधीजींना आणावायचे आहे ही गोष्ट उघड दिसते परंतु त्याला ते सक्ती म्हणण्यास तयार नाही आपली पद्धती आत्मकशाची आहे असं ते सांगत असतात त्यांच्या तत्वाची छाननी करणे थोडे अवघड आहे कारण त्या अध्यात्माचा भाग असल्याकारणाने त्याविषयी अंदाज बाधणे अथवा कोणत्याही जड परिणामाने त्याची लांबीरुंदी उमोजणे शक्य होणार नाही गांधी प्रणित मार्गाचा प्रतिपक्षावर बराच परिणाम होतो यात शंका नाही नैतिकदृष्ट्यातो स्वतःचा करीत असलेला बचाव किती फोड आहे ते त्याने उघडकीच येते त्यांचेही धैर्य गळून जाते त्यांच्यातील उच्च मनोवृत्ती हिलावतात व समेटायला भूमी निर्माण होते प्रेमाच्या आणि आत्मक्लक्षाच्या मार्गामुळे प्रतिपक्षावर आणि तटस्थ प्रक्षकांवर होणारा मानसिक परिणाम फार जबरदस्त हे खास. वन्य श्वापदावर आपण कोणत्या मार्गाने चाल करून जातो त्यावर शिकारीतील यश अवलंबून असत ही गोष्ट सर्व शिकाऱ्यांच्या परिचयाची आहा शिकाऱ्याचा नूर लांबूनच ओळखून श्वापद आपली पवित्र्य ठरवित असत शिकाऱ्याच्या अंतकरणात भीतीजी कळ नकळ सावली पडली तरी ती जनावरां उमकते आणि त्यासरशी झडप घालत सिंह नाराचे धैर्य मात्र गडबडले तरी देखील श्वापदाचा हल्ला होईल असा संभव असतो अगदी निखाळ झऱ्याच्या माणसाला मात्र वन्य श्वापदापासून सहसा धोका पोचत नाही काही अपघातच झाला तर गोष्ट निराळी वन्य श्वापदांची जर ही तरा तर मग मनुष्यावर मानसिक शक्तींचा परिणाम घडावा यात नवल काय परंतु व्यक्तीवर असा परिणाम घडत असला तरी वर्गावर अथवा संघावर तसा तो घडेल की नाही याविषयी शंका आहे अहिंसेजरी पक्षावरवर शत्रू पक्षातील सर्व व्यक्तींचा निकट असा साक्षात संबंध येत नाही त्यांच्या जा कानावर जाणाऱ्या बातम्या देखील पक्षपाती व विपर्यस्थ अशा असतात आणि काही झाले तरी आपल्या अधिकाराला हरकत घेणाऱ्या कोणत्याही गटाबद्दल त्यांना स्वाभाविकपणेच इतका भयंकर क्रोध येतो की त्यात बारीक बारीक भावना चट साऱ्या भस्मसात होऊन जातात आपले उच्चस्थान व अधिकार हेच समाजस्वास्थ्याला आवश्यक आहेत अशी कल्पना अंगवर्णी पडलेली असल्यामुळे तद्विरुद्ध कोणतेही पद म्हणजे पाखंड आहे असं त्यांना वाटू लागते व वा कायदा सुव्यवस्था आणि चालू स्थितीचे संरक्षण यांची सत्कृत्यात गणना होऊन विरोधी आचरण म्हणजे पाप असे मानण्यात येऊ लागत एवज शत्रु पक्षाचा विचार केला तर मतपरिवर्तनाचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही केव्हा केव्हा तर विरोधकांचे सौजन्य व सात्विक भाव पाहून ते अधिकच चिरतात कारण विरोधकांच्या या वृत्तीमुळे त्यांच्याकडे उणेपणा येतो आणि आपल्यात उणेपणा असणे शक्य आहे अशी शंका मनात सरू लागली की माणसाचा सात्विक संताप अधिकच वाढत तथापि अहिंसेच्या मार्गामुळे प्रतिपक्षातील काही व्यक्तींवर परिणाम होऊन त्यांच्याविरोधातील पीळ थोडासा ढिल पडतो अहिंसेमुळे होणारा याहून मोठा फायदा म्हणजे तटस्थाची सहानुभूती संपादन करून जागतिक मतावर बराच परिणाम घडवून आणणे शक्य होते परंतु मतप्रचाराची साधने सत्ताधाऱ्यांच्या हाती असल्यामुळे बातम्या बाहेर जाऊनच नयेत अथवा बाहेर जाणाऱ्या बातम्या विपरीत स्वरुपात जाव्या अशी कारवाई होण्याचा संभव असतोच ज्या देशात अहिंसामय लढा सुरू असेल तेथील लढ्याबाहेर आलेल्या बहुसंख्य लोकांवर अहिंसा पद्धतीमुळे अत्यंत प्रभावशाली आणि दूरगामी असा परिणाम होत असतो त्यांचे मात्र हम खास मतपरिवर्तन होते व पुष्कदाते अहिंसेचे कैवारी बनतात तथापि चळवळीचे ध्येय त्यांना सर्वसाधारणपणे मान्यच असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन घडवून आणण्यासाठी फारसे प्रयास पडण्याचे कारणच नसते परंतु सद्यस्थितीत सद्ध बदल होईल या भीतीने जे घाबरे होतात त्यांच्यावर अहिंसेचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही अहिंसेच्या चळवळीमुळे बहुसंख्य लोकांवर होणारा परिणाम किती प्रभावी असतो आणि सुरुवातीला ठाम नसणाऱ्या अनेक लोकांची मते तिच्यामुळे कशी बदलतात ते हिंदुस्थानातील असहकाराच्या व कायदेभंगाच्या झपाट्याने वाढत गेलेल्या चळवळीवरून निदर्शनास आलेच आहे आरंभापासून जे तिचे विरोधक होते त्यांच्यावर मात्र फारसा परिणाम झाला नाही किंबहुन चळवळीला यश ये येत चाललेले पाहून ते अधिकच बिथरले व त्यांचा विरोध जास्तच भडकला स्वातंत्र्य रक्षणाकरिता शासन संस्थेने हिंसाक्रम आचरणे हे धर्मी आहे तर स्वतंत्रप्राप्तीकरिता जबरदस्तीची व हिंसेची पद्धती स्वीकारणे अधर्म्य काय ठरावे ते फार कठीण आहे हिंसा मार्ग अनिष्ट असेल परंतु तो असमर्थनीय वा निषिद्ध मानण्याचे कारण नाही सरकार अधिकार रूढ आहे व त्यांच्या हाती सेनाबल आहे म्हणूनच त्याला हिंसा करण्याचाही अधिक अधिकार आहे हे समीकरण योग्य नव्हे अहिंसामय क्रांती यशस्वी होऊन शासन यंत्राचा कब्जा तिने मिळवला की पूर्वी नसलेला हिंसाक्रमाचा अधिकार स्वतःच सरकार बनलेल्या क्रांतिकारकांना लगेच प्राप्त होतो हे कसे त्यांच्या सत्तेविरुद्ध बंड उठले तर त्याचा पाडाव ते कसा करतील हिंसाक्रमापासून अलिप्त रहावे असे त्यांना वाटले परिस्थितीचा उलगडा शांततेच्या मार्गाने करण्याचा यावत शक्य प्रयत्नही ते करतील पण हिंसा करण्याचा हक्क त्यांना हातचा राखून ठेवावाच लागेल समाजात झालेले स्थित्यंतर नापसंत असणारे काही असंतुष्ट गट असणारच व क्रांतीपूर्वीची परिस्थिती पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही केल्यापासून ते राहणार नाहीत आपल्या हिंसाक्रमाला शासन संस्थेकडून पायबंद घालण्यात येणार नाही अशी जर त्यांची खात्री झाली तर हिंसाक्रमांचा धुडघोस अधिकच वाढेल एव्स हिंसा आणि अहिंसा सक्ती व मतपरिवर्तन यांच्यामध्ये सुस्व व ठाम अशी सीमारिषा काढता येण्यामुळे शक्य नाही राजकीय स्थित्यंतराचा विचार करताना ही अडचणी येतेच पण पिळणाऱ्या व पिळल्या जाणाऱ्या वर्गासंबंधी विचार करताना तर विवेकाचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म व गहन होते ध्येयासाठी केलेले कष्ट नेहमीच कौतुकास्पद होत असतात आ आणि मागे न हटता पण त्याचबरोबर प्रतिहसा न करता यातना भोगण्यात व्यक्त होणारी एक प्रकारची उच्च मनोवृत्ती व श्रेष्ठधारी योगाने यांच्या चित्त आकर्षी झाल्याशिवाय राहत नाही परंतु ध्येयासाठी क्लेश सहन करणे आणि विनाध्येय क्लेश सहन करणे यामधील फरक अतिशय अल्प आहे ध्येयहीन क्लेश सहन करणे रोगट मनोवृत्तींना कारणीभूत होणारे असून जरासे गौनच आहे हिंसा ही जशी पुष्कदा अधम नैर्गुणण्याची द्योतक ठरते त्याचप्रमाणे अहिंसेचे अक्रियात्मक स्वरूप हे देखील कदाचित आत्मक्लेशातच गोडी मारणाऱ्या दुसऱ्या एका प्रकारच्या विकृत मनोरचनेचे द्योतक ठरण्याचा संभव आहे शिवाय अहिंसेच्या प्रशस्त आवरणाखाली भ्याडांना व नाकर्त्यांना दडता आहे तीच स्थिती शाबूत ठेवण्याच्या कामीसुद्धा अहिंसेचा उपयोग करणे शक्य होईल अलीकडच्या काही वर्षात सामाजिक स्थित्यंतराच्या कल्पनेला हिंदुस्थानात महत्व प्राप्त होऊ लागल्यामुळे वारंवार असे विधान ऐकू येते की अशा स्थित्यंतराच्या वेळी हिंसाही अनिवार्य ठरत असल्याकारणाने सामाजिक स्थित्यंतराची तरबदारी करण्यात येऊ नये व वर्गकलाचा उच्चार करू नये कारण काय तर संपूर्ण सहकार्याच्या व भविष्यकाळातील कुठल्या तरी ध्येयाकडे नेणाऱ्या अहिंसामय प्रगतीच्या सुंदर कल्पनेचा वर्गकलाच्या भाषेमुळे बेरंग होतो प्रगतीचा, एका विशिष्ट अवस्थेत हिंसा आचारल्याशिवाय सामाजिक प्रश्नाचा निकाल लागणार नाही हे अगदी संभवनीय आहे कारण आपल्या दौलती कायम टिकवण्याकरता वरिष्ठ वर्ग हिंसाकर्म करण्यास कदापि मागेपुढे पाहणार नाहीत असे वाटते पण अहिंसा मार्गाने राजकीय क्षेत्रात अमूलाग्र फेरबदल करणे शक्य होईल असेही वादासाठी गृहित धरले तर सामाजिक रचनेत सुद्धा त्याच मार्गाने आमूलाग्र फेरबदल का करता येऊ नयेत ब्रिटिश साम्राज्यशाहीची मगरमिठी अहिंसा बलाने सोडून आपण राजकीय स्वातंत्र्याचा किनारा गाठला तर मग संस्थानिक जमीनदार वगैरे विरोळ यांची कथा काय मग सामाजिक प्रश्नांची वाचला देखील अहिंसा पद्धतीने लावून तिच्याच सायाने समाजवादाची प्रस्तापना का होऊ नये अहिंसेने या सर्व गोष्टी शक्य होतील की नाही हा प्रश्न येथे प्रस्तुत नाही मुद्दा असा आहे ही झाली तर राजकीय व सामाजिक अशी दोन्ही स्थितींतरे अहिंसेने सिद्ध होतील अथवा एकही होणार नाही अहिंसा शस्त्र फक्त परकीय सत्तेविरुद्धच वापरता येते असे म्हणण्यात अर्थ नाही दर्शनी तरी स्वदेशातील स्वार्थी व प्रगतीविरोधी लोकांविरुद्ध ते अधिक सुलभतेने वापरता यावे असे वाटते कारण अहिंसेचा मानसिक परिणाम इतरांपेक्षा आपल्या हाडामासाच्या व्यक्तीवरच अधिक प्रमाणात व्हावायस हवा अहिंसेशी ज्या व पद्धतींचा विरोध येतो असे वाटेल त्यांचा निषेध करण्याची जी वृत्ती हिंदुस्थानात अलीकडे आढळते पी माझ्या समजुतीनं कोणत्याही प्रश्नांकड़ पहावयाच्या रास्त मार्गाच्या सर्वस्वीविरुद्ध आह पंधरा वर्षापूर्वी आपण अहिंसा मार्गाचा स्वीकार कला त्यामुळे आपले उद्दिष्ट अत्यंत इष्ट व परिणामकारकरीतीन साध्य होईल असे वाटले म्हणून साधन रुप अहिंसा आणि ध्ये यांच्यातील पृथकात्मता आपण मान्य कली होती अहिंसेच्या देठाला चिकटलेले फळ म्हणजे स्वातंत्र्य असे आपल्या ध्येयाचे स्वरूप नव्हते स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने मिळत असेल तरच ते आपले ध्येय समजण्यात यावे असे म्हणण्याची त्यावेळी कोणाचीही प्रार्थना नव्हती परंतु आता आमचे उद्दिष्ट अहिंसेच्या साचात बसले तर ठीक न बसले तर गेलेक्राच्या टोपलीत असा प्रकार झाला आहे म्हणजे अहिंसेला आता अपरिवर्तनशील अशा वेधवाक्याचे स्वरूप प्राप्त झाले असून त्याविरुद्ध बोलण्याची सोय राहिलेली नाही पण त्यामुळे बुद्धीला आळवण्याच आध्यात्मिक सामर्थ्य अहिंसा तत्वातून नष्ट होऊन त्रद्धाविषय व धर्मविषयी बनलखा लाकडीसाप्रमाण बनत चाललि आहा अहिंसा ह वरिष्ठ वर्गाच्या हातातील ब्रह्मास्त्र झाल असून सद्यस्थिती सनातन रहावी म्हणून त्याचा उपयोग करण्यात येऊ लागला आह अहिंसामय प्रतिकार व लढ्याचे अहिंसामय तंत्र हे हिंदुस्थानलाच नव्हे तर सर्व जगाला उपयुक्त आहा मत असल्यामुळे अहिंसा तत्वाला अस ठोकळे वजारूप्राप्त व्हाव याचा मला खत्वाटतो आधुनिक विचारवंतांच या तत्वाकड़ लक्ष वद्धून घेऊन गांधीजींनी फार थोर कामगिरी बजावलिहिंसामय प्रतिकार व तंत्र यांचा भविष्यकाळ फार उज्ज्वल आह असं मला वाटतं त्यांचे सामग्राने स्वीकार करण्या इतकी मनुष्यजातीची प्रगती अद्याप झालेली नाही आंधळ्याच्या हाती पाजळलेला रत्नदीप दिला म्हणून काय होणार पण अहिंसेची उदात्त कल्पना वास्तवजगात संपूर्णतया अवतीर्ण होणे या घडीला शक्य नसले तरी सर्व उदात्त कल्पनांप्रमाणे या कल्पनेची प्रतिष्ठा अधिकाधिक वाढत जाऊन आपल्या वर्तनावरही तिचा परिणाम होऊ लागेल असहकार करणे म्हणजे अनिष्ट मांडलेल्या शासन यंत्राला अथवा समाजघटनेला सहकार्य नाकारणे ही एक विर्यवती व वेगवती अशी कल्पना आहे नीतीश्रेष्ठ अशा दहा पाच लोकांनी तिचे व्रतपालन केले तरी देखील ती फैलावत जाईल पुष्कळ लोक त्या कल्पनेचे प्रतिपालन करू लागल्यास बाह्य परिणाम विशेष प्रमाणात घडतो परंतु मग इतर अनेक गोष्टींची रागभोवती साचून त्यातल्या नैतिक स्फुल्लिंगांचे तेज लुप्त होत जाते किंवा पाणी फैलावून त्याची खोली कमी व्हावी तसा प्रकार होतो समष्टीत व्यक्तीच्या प्रभावाची प्रकरता नष्ट होत असते असा अनुभव आहे तथापि केवळ अहिंसेवर भर देत राहिल्यामुळे साक्षात जीवनाशी तिचा सा संबंध न उरून अशी अवस्था प्राप्त झाली आहे की लोक तिचा अंधविश्वासाने स्वीकार करतात अथवा तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही बुद्धिमान वर्ग दूर झटकला आह एकोणीशे साली अहिंसा तत्वाचा फार मोठा परिणाम दहशतवाद्यांवर होऊन अनेक मतपरिवर्तन घडले व बुरल यांच्या मनात द्विधावृत्ती उत्पन्न होऊन त्यांनी आपली हिंसाक्रमे थांबवली तो परिणाम ते आज त्यांच्या मनावर राहिलेला नाही असहकाराच्या व कायदेभंगाच्या काळात ज्यांनी प्रामुख्याने भाग घेतला अहिंसेची संपूर्णतया पालन करण्याचा निष्ठापूर्वक प्रयत्न कला त्यांनाच तज अहिंसेला धर्म मानावयास व वा, समाजवादी शासन संस्था प्रस्थापित करण्याचा आपला हक्का सोडून द्यावयास तयार नाहीत म्हणून पाखंडी समजण्यात येत अर्थातच गांधीजींच्या मनातील ज्योत अद्याप योवती आ त्यांची अहिंसा युयुत्सू व जयिष्णू असून प्रगतीपर योगाने देशात उत्साहाचे तुफान ते केव्हा उठवतील त्याचा सा नेम सांगता येणार नाही त्यांची थोरवी त्यांच्यातील विसंवाद व जनसागर हिलावण्याची शक्ती यामुळे ते अनन्यसामान्य झाले आहे इतरांप्रमाणे त्याचे मोजमाप घेता येणार नाही पण त्यांचा गंडा पुष्कळ लोकांचा कल प्रतिकारशून्य शांतताप्रियतेकडे व टॉलन स्टाई असकारतेकडे झुकतो व जगापासून फटकून वागणाऱ्या एखाद्या पंथातील व्यक्तीप्रमाणे त्यांची वृत्ती बनत जाते सद्यस्थिती कायम राहावी अशी इच्छा मनात बाळगणाऱ्या व त्यासाठी अहिंसेची कास धरणाऱ्या अनेक लोकांचा थवाही त्यांच्या सवयेत असतो संधी साधूपानाचा शिरकाव अशा प्रकारे झाला की वी पक्षाचे मतपरिवर्तन व्हावायच्या ऐवजी अहिंसा रक्षणावर आपलेच मत परिवर्तित करून वी पक्षाच्या खांद्याशी खांदा मिळवून उभे राहण्यापर्यंत मजल जाते उत्साह आणि पी ढिरा पडला की दोन पावले मागे सरावे व पिचे हटीलाच विरुद्ध पक्षाचे मन वळवण्याची हातोटी असे मनावे ही कल्पना मोठी गोड वाटू लागते आणि मग जुन्या सहकार्यांना आपण मुखलोतरी आपनास आपणास त्याची कदर करावीशी वाटत नाही आपल्या नव्या मित्रांना झोंबेल अशी अतिरेकी भाषा वापरल्याबद्दल जुन्या मित्रांना दोष देण्यात येऊन आपल्या एकजोटीचा हे विध्वंस करीत आहेत असा त्यांच्यावर आरोपही होऊ लागतो समाजातित्यंतर घडवून आणण्याऐवजी आहे हीच समाजरचना टिकावी वरिष्ठ वर्गाचा पाय जसे जससा ससरवलि रहावा असे सांगण्यात येऊन दान व दया यांच गुणसंकीर्तन सुरू होते। साधनांच महत्व मनावर बिंबवून द्वि गांधीजींनी फार मोठी कामगिरी बजावली आह याविषयी मला संदि वाटत नाही तथापि सरतशवटी आपण ध्यावरच भर दाहिजे असे माझे स्पष्ट मत आले देयाची रेखू कल्पना नसेल तर आपले श्रम आंधळ्याच्या हेलपाट्याप्रमाणे होतील व गौण प्रश्नातच आपली सारी शक्ती झिरून जाईल तथापि साधनाकडे सुद्धा दुर्लक्ष करता कामा नैतिक नैतिकदृष्टी सोडली तर व्यवहार आता साधनांचे महत्व फार आहे अनिष्ट अथवा अनैतिक साधने हाती धरली तर ध्येयाची खराबी होते आणि मार्गात नव्या दुर्लभ्य अडचणी उत्पन्न होतात माणसाची खरी पारक तो कोणत्या ध्येयाचा पुकारा करतो त्यावर होत नसून तो कोणती साधने वापरतो त्याच्यावरून होत असते निष्कारण कलह पेटवणारी व वैमनस्य साधने घेतली तर ध्येय दुरावून ध्येयप्राप्ती कठीण होऊन बसेल साधने व साधने यांच्यातील संबंध इतका जेव्हाचा असतो की त्यात फारकतीला फारच थोडा अवकाश मिळण्यासारखा आहे त्यामुळे कलह व तेढ कमी करतील निदान पक्षी त्यांना कयाआ ठेवतील व सहानुभूती वाढवतील अशीच उपकरणे जवळ केली पाहिजेत याचा अर्थ हा प्रश्न कोणती विशिष्ट पद्धती स्वीकारण्यात येते त्यावर अवलंबित नसून हेतू व स्वभावभेदांवर अवलंबून आहे या हेतूवरच गांधीजींनी भर दिला व त्यामुळे मानवी स्वभावात लक्षात येण्याजोगा फरक आहे घडून आलला नसला तरी लक्षावधी लोकांचा समावेश जिच्यामधला होता अशा प्रचंड राष्ट्रीय सवळीवर या हेतुशुद्धीचा ठसा उमटवण्याच्या कामी त्यांनी आश्चर्यजनक यश गमावले नैतिक शिस्तीचे त्यांनी घालून दिलेले दंडक विवादास्पद असले तरी नैतिक शिस्तीविषयी त्यांनी धरलेला आग्रह आवश्यक असाच होता आपल्या अंगच्या दोषांना अथवा पापाचरणाला त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्व असून समाजाकडून होणाऱ्या पापांना तौंड लिखतात असल्या शिस्तीची उघडच अत्यंत जरुरी आहा कारण रणांगण सोडून अधिकाराष्टीत वरिष्ठ वर्गाच्या मजलशीत जाऊन मिसळण्याच्या मोहाने आणि करते मार्गभ्रष्ट झाल्याचे आपण पाहतच आहोत आणि त्या माया मंदिराचा दरवाजा कोणत्याही विख्यात कार्यकर्त्यांसाठी सदैव उडास ठेवलेला असतो आमचे जग बहुविध अरिष्टांच्या कसड्यात सापडले आहे पण जनतेचा जो मानसिक संनिपात झालेला दिसत आहे ते सर्वात मोठे अरिष्ट होय इतर ठिकाणच्या मनाने अतिशय फार उशिरा फेरबदल सुरु झाले असल्यामुळे स्थित्यंतराची प्रक्रिया मोठी कष्टप्रद होत आहे त्यामुळे आपल्या पौरात्य देशात हा मानसिक संनिपात विशेष प्रमाणात आढळून येतो सर्व आयुष्यक्रमावर राजकीय प्रश्नाचे वर्चस्व गाजत असल्याचे दिसत असले तरी वस्तुता त्याचे महत्व तितकेसे नाही परंतु इतर जिवाळ्याचे प्रश्न हाती घेण्यापूर्वी या राजकीय प्रश्नाचा निकाल पुढे पाऊल टाकणेही शक्य नाही गेली कित्येक दशके जवळजवळ सनातन अशी एकच एक समाजरचना आमच्या परिचयाची होऊन बसल्यामुळे आमच्यापैकी कित्येकांना अद्याप असेच वाटत असते की, की हीच एक शक्य व योग्य अशी समाजव्यवस्था आहे आमच्या नीतीविषयक कल्पनासुद्धा त्या समाजव्यवस्थेशीच निगडीत झालेल्या आहेत पण गतकालीन समाजव्यवस्थेचा सांदा नव्या कल्पनांशी जुळवून देण्याचे आमचे प्रयत्न फसत असून ते असेच फसत राहणार हे निश्वित अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व्हेबलेन म्हणतो की अर्थशास्त्रातील नीतितत्वे ही अखेरीस आर्थिक गरजांवरच अवलंबून असतात तेव्हा आमच्या गरजांना साजेसिनिधितत्वे वनण्या वाचून आपल्याला गत्यंतर नाही या मानसिक संनिपाताचे निराकरण करून या युगमानात कोणत्या प्रकारच्या मानसिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे आवश्यक आहे ते जाणून घ्यावायचे असेल तर सद्यस्थितीचे समीक्षण आपण प्रांजलपणे आणि निरपणे करावायस हवे यावेळी कोणत्याही धर्मवंचनांचा आसरा घेऊन निभावा लागणार नाही धर्म जे काही अज्ञापितो ते इष्ट की अनिष्ट असेल त्याचा प्रश्न नाही पण सांगावयाच्या गोष्टी धर्म अशा तऱ्हेने सांगतो आणि अशा प्रकारच्या श्रद्धेची आपणाकडून तो अपेक्षा करतो की त्यापासून कोणत्याही मुद्द्याचा तर्कशुद्ध अभ्यास करण्याची वळणच लागू नये फ्रॉइड म्हणतं त्याप्रमाणे धर्माच्या अनुशासनावर श्रद्धा ठेवावीची ती का तर आमच्या प्राचीनता पूर्वजांनी त्यावर विश्वास ठेवला हे एक कारण त्याच पुरातन काळापासून वंश परंपरा चालत आलेल्या सिद्ध करणारा पुरावा देखील आपल्या पाशी आहे हे दुसरे कारण आणि धर्मवश्ने खरी की खोटी हा प्रश्नच उपस्थित करता कामा नये असे खोदधर्म सांगत आहे हे तिसरे कारण अहिंसेचा आणि अहिंसे अंतर्भूत होणाऱ्या सर्व बारकाव्यांचा विचार धर्माच्या कट्टर दृष्टीने करण्याचे ठरविले म्हणजे वादविवाहाला जागा सुरत नाही व अहिंसेला संकुचित धर्मपंथाचे स्वरूप प्राप्त होते लोकांनी त्यात सामील तरी व्हावे अथवा बाहेर तरी उभे रहावे तिच्यातील ताजेपणा नष्ट होऊन वर्तमान नित्य उपस्थित होणारे प्रश्न सोडविण्याची पात्रता तिच्यात उरत नाही परंतु आधुनिक परिस्थितीशी अनुसंधान राखून आपण अहिंसेची चर्चा सुरू केली तर जगाची पुनर्घटना करण्याच्या कार्यात आपल्याला तिच्यापासून बहुमळ सहाय्य मिळण्यासारखी आहे पण अशी चर्चा होत असता समष्टीच्या म्हणजे लोकसमूहाच्या सामुदायिक मनाचा कमकुवतपणा व स्वभावविशेष आपण विसरता कामा नये सामुदायिक कोणतीही चळवळ व विशेषता क्रांतिकारी व मूलगामी फेरबदल करण्यासाठी प्रवृत्त झालेली चळवळ ही केवळ पुढाऱ्यांच्या कल्पनेवर हुकूम चालत नाही तर परिस्थितीचा व विशेष करून ज्या जनतेला हाताशी धरून पुढारीवर्ग काम चालवतो हो त्या जनतेच्या तद्विषयक कल्पनांचा फार मोठा परिणाम चळवळीवर होत असतो जागतिक इतिहासात हिंसेन देखील फार महनीय कामगिरी पार पाडलेली आहे आजच्या घटकेलाही त्याच दोलाची कामगिरी ती बजावीत असून आणखी बराच काळ ही स्पर्स्थिती कायम राहील असा रंग दिसतो गतकाळात झालेली बह्तिक स्थित्यंतरे हिंसा व जुलूम यांच्याद्वारा घडून आलेली आह हिंसेविषयी तिरस्कार शिस्तीविषयी प्रेम आणि सहनशीलतेचे आचरण या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही गोष्टी संकटकाळी आम्ही जनतेला शिकवल्या असत्या तर या देशाला मिळालेले स्वातंत्र्य कदापि मिळाले नसते असे मोठ्या दुःखाने म्हणावे लागत असे उद्घार डब्ल्यू ई ग्लॅडस्टन यांनी काढलेले आह व वर्तमान काळात हिंसेला लाभलेले महत्व दृष्ट्याआड करताच येणार नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे तथापि हिंसा अनिष्ट असून तिच्यामुळे दुष्परिणामांची परंपरा निर्माण होत जाते यात मात्र शंका नाही आणि वैमनस्य क्रौर्य सूड आणि दंडण वगैरे हिंसेची अवलाद फार भयंकर आहे खरे बोलावायचे तर हिंसा ही मूलत वाईट नसून या अनुबंधी भावनांमुळे ती वाईट झालेली आहे असधेतूप्रमाणे सदहतूनेही हिंसा करणे शक्य असल्याकारणाने उपरोक्त विकृत भावना मनात न बाळगता सुद्धा हिंसा करता येईल परंतु या भावनांपासून अलिप्त अशी हिंसा आहे आणि म्हणूनच हिंसा टाळण्याचा शक्य प्रयत्न करीत असावा परंतु हिंसा टाळावी म्हणून हिंसेपेक्षाही अनिष्ट अशा गोष्टींपुढे मान तुकण्याची क्रियाशन्य वृत्ती मात्र धारण करता कामा नये हिंसेपुढे मान तुकवणे अथवा हिंसेवर आधारलेल्या राजसत्तेचा अंगीकार करणे म्हणजे अहिंसेला तिलांजली देण्यासारखी आहे अहिंसा मार्ग टिकून राहण्याचा हवा असेल तर तो चैतन्यमय आणि हिंसाधिष्ठित राजवटीत अथवा समाज रचनेत फेरबदल घडवणार शक्त समर्थ असा व्हावायचा हवा तेवढी शक्ती अहिंसा मार्गात आहे की नाही ते मला सांगता येणार नाही अहिंसेच्या बळावर आपल्याला पराजसामार्ग आक्रमण करता येईल परंतु तिच्याच बळावर आपले अंतिम ध्येय आपण साध्य करता येईल की काय या याविषयी मला संदेह वाटतो काही झाले तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारची सक्ती केल्याशिवाय सुटका नाही अशी माझी समजूत आहे कारण अधिकार रूढ वर्ग गतरसेवाय अथवा मूळ घट्ट दाबून ठेवण्यापेक्षा पाचही कोटी उघडलेली बरी अशी परिस्थिती निर्माण केल्याशिवाय हातची सत्ता सोडेल असे वाटत नाही सध्या समाजात दिसणारे कलह मग ते राष्ट्रीय असोत कि वर्गीय असोत सक्तीशिवाय मिटले असे कदापि व्हावायचे नाही मतपरिवर्तन तर मोठ्या प्रमाणात झालेच पाहिजे कारण मोठमोठ्या गटांचे मतप्रजीवर झाले नाही तर सामाजिक स्थितांतराची चवळ मूळ कशी धरणार परंतु काही जणांना जबरदस्तीनेच वटणीवर आणावे लागेल आणि समाजातील मूलगामी कलाहांवर पांघरून घालून ते नाहीतच असे भासणे देखील योग्य नव्हे त्यामुळे सत्याची मुस्कटदाबी केल्याप्रमाणे होईल इतकेच नव्हे तर जनतेपासून सत्य लपवून तिची दिशाभूल करून सद्यस्थितीस पाठबळ दिल्याप्रमाणे होईल शिवाय सत्ता संपन्न वर्गाला आपल्या सत्तेचे समर्थन करण्यासाठी नियमी हवेचे वाटणारे नैतिक सहाय्य देखील त्यामुळे मिळेल अन्याय पद्धतीचा प्रतिकार करायचा असेल तर ज्या असत्य सिद्धांताच्या पायावरती उभारलेली आहे तो पाया उध्वस्त करून वस्तुस्थिती चव्हायावर मांडणे इष्ट आहे भ्रांत सिद्धांताच्या व लटक्या विचारांच्या प्रसाराच्या कामी आपले सहकार्य नाकारून त्याचे खरे स्वरूप लोकांच्या निदर्शनास आणून देता येते हा असकारतेपासून होणारा एक मोठा फायदा होय ज्या समाजातील आर्थिक जीवनामध्ये सर्वांना सारखा न्याय व संधी मिळेल मानवजातीला भौतिक व सांस्कृतिक उन्नतीची उच्चतर शिखरे गाठता यावीत म्हणून समाज समाजरचना योजनापूर्ण रीतीने करण्यात आली असेल जेथे आध्यात्मिकता सहकार्य आणि स्वार्थ सेवावृत्ती सदाचारण परहितेच्छा आणि प्रेम या सद्गुणांचे विजारोपण होईल व हळूहळू अखिल मानवजातीवर एक शासन सुरु होईल असा वर्गमुक्त समाज प्रस्थापित करण हेच आपले अंतिम ध्येय असावयाच पाहिजे त्या ध्येयाच्या मार्गात जे जे येईल ते, ते शक्यतो सामोपचाराने आणि जरूरतर तर तीक्ष्णोपचाराने दूर केले पाहिजे आणि अशी सक्ती करणे अपरिहार्य होईल याबद्दल शंकास नको परंतु सक्ती करावी लागली तर भावनेने अथवा क्रूरपणे न करता अडचण काढून टाकण्याची बुद्धी ठेवूनच ती करावी हे बरेच कठीण आहे ती सोपी गोष्ट नव्हे पण साफ फरजबंदी रस्ता आपणापुढे नाहीच त्या ठिकठिकाणी थीक खाचकळग्या आहेत आणि आपण आपली डोळेझोक केली म्हणून ते नाहीसे कसे होणार ना? त्याचे योग्य स्वरूप ध्यानात घेऊन धिटाईने आपण रस्ता पकडला तरच ते नाहीसे होतील ह्या गोष्टी मृगदळाप्रमाणे केवळ कल्पना आहेत असे वाटेल व या उच्च विचारांनी प्रेरित होऊन पुष्कळ लोक कामात आहेत असे घडणारही नाही पण ते ध्ये आग्रह धरला तर प्रतिपादनाच्या संततधारेमुळे आपल्या पुष्कांच्या मनात भरून राहिलेल्या द्वेषाधिक भावना कदाचित विरघळवली जातील आपली कार्यपद्धती उपरोक्त ध्येयाकडे जाणारी व उपरोक्त विचारांनी प्रेरित झालेली असली पाहिजे परंतु मनुष्यस्वभाव आहे असा असल्यामुळे आपल्या विज्ञप्तीला अथवा आपल्या मनधरणीला सर्व जनसमूह नेहमीच होकार देईल अथवा उच्च नैतिक तत्वाप्रमाणे तो सतत वर्तन ठेवी अशी अपेक्षा करू नये मतपरिवर्तनाबरोबर सक्तीही करावी लागेल पण सक्तीचे क्षेत्र मर्यादित राहावे व सक्ती करताना अनिष्ट गोष्टी कमीत कमी प्रमाणात व्हाव्या म्हणून शक्यतो दक्षता बाळगावी अधिकात अधिक आपणाला इतकें करता है, क्या है